पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील लेखकाचे रुद्गत, कोणत्याही देशात कोणत्याही काळी एखादा धर्म सुधारक थोडपुरु जन्मास आला की त्याचा त्या दक्षातील भिक्षुकशाहीकडून छळ हा व्हायचाच असा साऱ्या जगाच्या व्यवहारातील जणू काय नित्यक्रमच आह ही भिक्षुक उर्फ भोंधूशाही जगावर कितीतरी दिवसांपासून आपले थैमान घालीत बसली आह भिक्षुकशाही हा राष्ट्राला एक मोठा रोग आहे ती इतकी काही लोचट व कणखर असते की तिच्या ठिकऱ्या उडवू पाहणाऱ्या राष्ट्रपुरुषाच्या ठिकऱ्या उडवण्याचा प्रयत्न केल्याविना ती सहसा राहत नाही आजपर्यंत जगात जे जे थोर पुरुष म्हणून जन्मास ते साळ या भिक्षुकशाहीशी झुंजून जुन्दुन झुंजूनच मेले राणात अमरवेल मूळ अगर्षण असतानाही झाडाचे आयते रक्त पिऊन त्या झाडावरच उलट पाच जंजाल पसरवून त्यानं जखडून टाकतो त्याचप्रमाणे जगातील अफाट राणात राष्ट्ररूपी जाण्यावर या भिक्षुकशाही अमरवेलीचा शेंडा मुळाचा पत्ता नसताही आपल्या रुढीचे व धर्मभोळेपणाचे मायावी पाश जंजाल पसरवून राष्ट्राच्या माणुसकीचे खोबरे करून खाणे व राष्ट्राच्या रक्ताचे पाणी करून पिणे यावरच ती आपले जीवन कंटीत असते साप चाललिला मनुष्य ज्याप्रमाणे काही वेळ निच्छ व निर्वुद्ध होऊन पडतो त्याचप्रमाणे गुलामगिरीच्या विषाण राष्ट्र शक्वर्षापर्यंत जिवंत असून मेलिया मूर्त्याप्रमाणे खुशाल अधोगतीच्या खड्ड्यात व गुलामगिरीच्या घोर नरकात घोरत पडलि असत आज जो युरोप खंड साऱ्या दुनियेचा आपण कारभार करीत असल्याचा मोठा तोरा मेरवितो तोच युरोप अवघ्या म्हणजे इसवी सणाच्या चौदाव्या शतकापर्यंत जगात नुसते साधे राष्ट्र म्हणून सुद्धा गणल जात नसते हजारो वर्षापासून ख्रिस्ती लोकांचे धर्मगुरू जे पोप लोक ते लोकांना असे सांगत असत की हे जग नाशवंत आहे यात मनुष्यास सुख नाही ते सुख स्वर्गात देवापाशी आहे आणि तो देव आम्ही पोपांच्या हातात आहे तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्ही आमची सेवा करा आम्ही दान दक्षिणा द्या व मरताना आमचे पत्र घेऊन जा म्हणजे आमचे पत्र पाहून देव तुम्ही पत्रात लिहिल्याप्रमाणे स्वर्गात सुख देईल पोपांचा उपदेश ऐकून मानवी सुका सुखाकरता तळमळणारे धर्मभोळे लोक सुधारणेच्या पाठीमागे न लागता सुखाच्या आशेने तन मन व करोडो रुपयांचे धन देऊन देवाच्या दरबारात करता, पोपाचे पत्र घेऊन ते मृताबरोबरच त्या पत्रास जमिनीत गाडीत पोपांना जितके अधिक द्रव्य कोणी देई तितके त्याला अधिक सुख द्याबद्दल ते पोपदेवास फरमान करीत असत अशाप्रकारे धार्मिक अधोगती झाल्यामुळे युरोप खंडास हजारो वर्षापर्यंत दुसऱ्यांचे गुलाम बनून राहावे लागले युरोपातील पोपांचीही करणे ऐकून वाचकास मोठे आश्चर्य वाटेल परंतु आमच्या हिंदुस्थानातील धर्मगुरूंची कृष्णकृत्ये ऐकून ऐकणारा काय वाटेल कोणास्ठव कारण येथील धर्मगुरूंनी पोपानंही लाजविले आहे पोपांनी फार तर लोकांना स्वर्ग सुखाची आशा दाखवून आपली तुंबडी भरली तशी हिंदुस्थानातील भिक्षुकशाहींनी आपली तुंबडी तर भरलीच पण तितकेच करून न थांबता तिने या देशाच्या माणुसकीचीही माथेरी केले पोपानी स्वर्ग सुखाच्या नावाखाली नुसते धन लुटले तर भटाणं त्याच सबबीवर गरीब दुबळ्यांचे धन धान्य हत्ती घोडे गायी शेते झाडे घोंगड्या काठ्या जोडे इतकेच नव्हे तर ब्राह्मणे तर हिंदूच्या बायका देखील उपटल्यात पोपाने पैसे घेतल्याबद्दल देवाला दाखविण्याकरता लेखही दाखले तरी दिले पण भटांनी तेही दिले नाही पोपानी आकाशात खरा देव आहे एवढे तरी कबूल केले पण भटांनी खुद्द देवाला देखील होटाळी देऊन आपण स्वतःच देव आहोत अशी लोकांची समजूत घालण्याचा पाजीपणा केला भटाने धर्माच्या नावाखाली यज्ञ होम करून घोडे गाई मशी, गाढो बोकड कुत्रे फार काय माणसेदिकी खाऊन फस्त केलीत पण पोपाना तसेही करता आले नाही बटांनी उष्णिषपणाचे भेद पाडून व जातीभेताचे बंड माजवून आपण जन्मजात भूदेव बनले आणि आपल्या पायांचे घाण पाणी तीर्थ म्हणून जनतेच्या तोंडात ढकलले पण पोपांकडून तेही झाले नाही बटाले धर्माच्या नावाखाली यज्ञ प्रसंगी सोमरसाचे नाव करून दारूची पिंपीच्या पिंपे आपल्या घशात होतली पण पोपानना तही साधली नाही बटानच्या अशा शेकडो गोष्टी आहेत की ज्या पोपानच्या मट्ट डोक्यात नुसता शिरकावई करू शकले नाही युरोपात प्रभु यशू ख्रिस्त श्री संत सॉक्रटिस मार्टिन लुथर अरबस्तानात महम्मद पैगंबर जपानात झामोरियन क्षत्रिय लोक यांनी भिक्षुकी गुलामगिरीच्या खंडोळी करून मानवी हक्कांचे शिंग फुंकले त्याचप्रमाणे आमच्या या भरत खंडातही गेल्या चार हजार वर्षापासून राजर्षी विश्वामित्रे महाराजा जनक, दानशुरबळी भगवान महात्मा बुद्ध व सतराव्या शतकातील श्री संत मुगुटमणी नामदेव तुकारामादी नरवीर स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकूनच सैतानी भिक्षुकशाही झगडले आणि त्याकरता युरोपात भिक्षुकशाहीने येशू ख्रिस्तास पासावर लटकोन व त्याच्या सर्वांगास खेळ टोकून ठार मारले सॉक्रेटिस मार्टिन ल्युथर यांना जसे भयंकर छळले अरबस्तानात पैगंबर महम्मदाचे मक्का मदीनं जसे हाल केले त्याचप्रमाणे आमच्या देशातही भिक्षुकांनी राजाशी विषयामित्राला छळून त्या मानी मानीपुरुषाचा हरगडी अपमान केला महाराजा बळीला पातळी चिरडले महात्मा बुद्धाला वीज घालून मांडण्यात आले संत नामदेवाला विठ्ठलाच्या देवळात मारपीट करून छळण्यात आले महासाधू तुकारावाचा वाटेल तसा छळ व अपमान करून शेवटी त्यास इंद्राडी नदीत बुडवण्यात आले आणि आमच्या चरित्रनायकाने तर महात्मा बुद्धाचे व साधूसंतांचेच कार्य जन्मभर केले महात्मा फुल्यांनी हे कार्य जेव्हा घेतले तेव्हा तर भिक्षुकांच्या अंगात पेशवाईची ताजीतवाणी रग होती अशावेळी पुण्याच्या ब्राह्मणांनी त्यांचा कसा छळ केला असेल याची पुरिकल्पना अजूनबरोबर होत नाही व त्याचा इतिहासही अजूनपुढे आला नाही तरी पण आम्हीच माहीत आहे तितकाच पुरावा जरी आम्ही वाचकांपुढे ठेवला तरी तोच इतका भयंकर आहे की तो सहन करणे सामान्य माणसाचे काम खास नव्हे मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या देशात अजून महात्म्यांची व साधूसंजांची किंमत करण्यात येत नाही महात्मा फुले जरी अर्वाचीन काळी आमच्या राष्ट्रातील प्रत्येक सुधारणेचे मार्गदर्शक होऊन गेले तरीसुद्धा अशा थोर महात्म्यांची चरित्र अजून सविस्तर स्वरूपात प्रसिद्ध होऊ नये हे आश्चर्य नव्हे काय कारण ते प्रसिद्ध नसल्यामुळेच भिक्षुकशाहीला लेखनीच्या पैशाच्या व सतीच्या जोरावर या महात्म्याविषयी सुशिक्षित ब्राह्मणेतरात देखील गैरसमज पसरून नेण्याला वाव मिळतो सण एकोणीसशे पंचवीस साली महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा ठराव पुण्याचे नागरिक श्री केशराव जेदे यांनी पुणे म्युन्सिपालिटीपुढे मांडला होता त्यावेळी पुण्याच्या काही निर्लज्ज भटांनी व त्यांच्या दाटाखालच्या एका मांजराने महात्मा फुले हे ख्रिस्ती होते असे म्हटले त्याचा ब्राह्मणित्रांना राग येऊन त्यांनी महाराष्ट्रात शेकडो सभा भरविल्या आणि पुणे म्युन्सिपाल्टीचा व भटांचा कान उपडण्याचा प्रयत्न केला झाला तो प्रकार उत्तमच झाला परंतु त्या गोष्टीचा सत्यशोधक मंडळीला इतका राग काय यावा हेच आम्हा समजले नाही कारण महात्मा फुल्यांनी ब्राह्मणांची चेन तळविण्याकरता असे कोणते कार्य केले की त्यांनी महात्मा फुल्यांच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना देवाप्रमाणे पूज्य मानावे ज्या फुल्यांनी उलट ब्राह्मणी गुलामगिरीच्या अबेद्य जातीभेद्याच्या किल्ल्याला सुरुंग लावून ब्राह्मणी धर्माला तोंडगशी पाडली त्या ज्योतिरावाला ब्राह्मणांनी पडल्या पडल्यानुसते ख्रिस्ती म्हणू नयेत तर करावे तरी काय ब्राह्मणांनी कोणत्या देवपुरुषेला दोष लावले नाहीत महात्मा बुद्ध मांस खाऊन मेला व तुकोबांनी एका बायकोचे पोट वाढविले होते इतकेच नव्हे तर आपला बाप जो ब्रम्हदेव त्यास बेटी सोद म्हणून लिहून ठेवण्यास ज्या ब्राह्मणांना शरम वाटली नाही त्यास ब्राह्मणांनी महात्मा फुल्यांना ख्रिस्ती म्हटले म्हणून त्यांनी आपल्या मूळ स्वभावात सोडून भलतेच काही केले असे मुळीच म्हणता येत नाही कारण भिक्षु फुल्यांची निंदा करणार नाहीत तर ते भिक्षुक कसले खरे पाहता भटांनी नावे ठेवण्यातच महात्मा फुल्यांची किंमत होते उलट भट भिक्षुकांकडून फुल्यांचा गौरव ऐकण्याची इच्छा करणे हिमहात्मा फुल्यांना कमीपणा आणणारे आह भिक्षुकशाहीन महात्मा बुद्ध श्री संत तुकाराम इत्यादी थोरपुरुषांना नावे ठली नव्हती तर काय त्यांची पूजा केली होती सूर्य तो सूर्यच त्याला भटाळणी तळहाताने जाकण्याचा प्रयत्न कला तरी तो, तो थोडाच झाकला जाणार आहा भिक्षुकशाही जशी महात्मा फुल्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आह तसतशी जनतेची दृष्टी महात्मा ज्योतिरावांकड़ जाऊ लागली आह आणि म्हणूनच या थोर महात्म्यानं कल्ली पुण्यमयी कामगिरी राष्ट्रापुढे अत्यंत जरूर आहा इसवी सन अठराशे साली महात्मा फुले यांचे चिरंजीव यशवंतराव फुले यांनी व त्यानंतर थोड्या दिवसांपूर्वी श्री अ ए गवंडी यांनी या महात्म्याचे अल्पचरित्र प्रसिद्ध केले होते परंतु तेही आज कुठे मिळत नाही हे चरित्र मोठ्या प्रमाणात लिहिण्याचे काम दिनगुराव जवळकर करणार म्हणून जाहीर झाले होते परंतु अजून त्यांच्या हातून ते झाले नाही सविस्तर चरित्र लिहून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केव्हा करील तेव्हा करो पण बटांच्या चाललिया सध्याच्या धूळफिकीच्या वेळी तरी महात्मा फुल्यांचे अल्पचरित्र लोकांपुढे ठवण आम्ही फारच जरुरीचे वाटले आणि म्हणूनच आम्ही हे छोटे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहा त्यावरून हे पुस्तक वाचल्यास महात्मा फुल्यांच्या थोर कामगिरीची वाचकांना थोडीतरी कल्पना होऊन आमच्या लिहिण्याची चीज होईल अशी आशा वाटते महात्मा फुले यांच्यासारख्या थोर पुरुषाचे चरित्र लिहिण्यास आमची लेखणी जरी समर्थ नसली तरी त्या दिशेने प्रयत्न करण्यात तिला मोठी धन्यता वाटते आणि म्हणूनच वाचक तिला पावन करतील अशी फार आशा आहे लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील मुक्काम चिखली तारीख एक माहे मार्च सन एकोणीशे